अध्याय एकोणीसाव परिक्षिताचे अनशन व्रत आणि शुकदेवांचे आगमन राजधानीला पोहोचल्यावर राजा परिक्षितापासून तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला मी निरपराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या ब्राह्मणाबरोबर असभ्य पुरुषासारखा नीच व्यवहार केला हे किती वाईट झाले त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येव कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्राश्चित्य मला मिळेल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही ब्राह्मणाच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची ब्राह्मण देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही परीक्षित असा विचार करीत होता एवढ्यात त्याला असे समजले की ऋषिकुमाराच्या शापाने वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला या जगातील आणि परलोकातील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला तुळशीच्या सुगंधाने चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे म्हणून गंगामाता लोकपालांसहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते मग आसन कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही अशा प्रकारे आमरण उपोषणाचा निश्चय करून गंगा तटाकी बसून त्याने सर्व आसक्तींचा त्याग केला आणि ऋषी मुनी करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्य भावाने श्री कृष्णांच्या चरणकमलांचे तो ध्यान करू लागला त्रैलोक पवित्र करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यांसह तिथे येऊन पोहोचले तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात त्यावेळी तिथे आत्री वशिष्ठ च्यवन शरद्वान अरिष्टनेमी भृगु अंगिरा पराशर विश्वामित्र परशुराम उतथ्य इंद्रप्रमद इद्मवाह मेधा तिथी देवल आरिष्टशेण गौतम पिप्पलाद मैत्रेय औरव कवश अगस्त्य भगवान व्यास नारद तसेच यांच्या व्यतिरिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी ब्रह्मर्षी आणि अरुणादि राजर्षींचे शुभ आगमन झाले अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि ज्यांच्या चरणांवर मस्तक ठेवून नमस्कार केला जेव्हा सर्व लोक स्वस्तपणे आपापल्या आसनावर बसले तेव्हा महाराज परिचिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि उभे रहुद्ध हृदया ने हाथ त्याला जे कहीं कराया अपने सारे महान पुरुष पत्रो आहोदित कर्म के राजवंश लोक ब्राह्मण की पाद्यपूजा करना पास दूर जी कि खेदा गोष है मी ही नेहमीच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी उत्पन्न करणार आहे कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतो ब्राह्मण हो मी माझे चित्त भगवत चरणी समर्पित केले आहे आपण आणि गंगामाता शरण आलेला माझ्यावर अनुग्रह करा ब्राह्मण कुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू देत मला त्याची परवा नाही आपण भगवंतांच्या रसमय लिलांचे गायन करा आपणा ब्राह्मणाच्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो की कर्मवश ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणांवर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्री मैत्री असावी असा आपण मला आशीर्वाद घ्या महाराज परीक्षितवान होता तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला त्याने राज्यकारभार आपला पुत्र जन्मे सोपवला होता पृथ्वीवरील एक क्षत्रीय अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा आमरण उपोषणाचा निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देव समुदाय आनंदाने वर फुलांचा वर्षाव करू लागले आणि वार नगारे वाजवू लागले तिथे असलेल्या महर्षीनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम उत्तम म्हणून त्याला अनुमोदन दिले ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी असते त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान अशा गुणांना अनुरूप असेच उद्गार काढले हे राजर्षी शी शिरोमणी श्रीकृष्णांचे अनुयायी असणाऱ्या पांडव वंशी ही काही आश्चर्यची गोष्ट नाही कारण आपण सर्वांनी भगवंतांचे सान्निध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मुकुट तिथे टाकता टेकवी अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केला जोपर्यंत हा भगवंतांचा परमभक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि ऋषींचे हे फारच मधुर गंभीर सत्य आणि समत्व भावाने युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंतांचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली हे महात्म्यानो आपण सर्व ठिकाणांहून इथे आले आहात सत्य लोकात राहणाऱ्या मूर्ती आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार अगर परलोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही हे विप्राणू आपणांवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्या प्रश्न मी आपणाला विचारतो आपण सर्व विद्वानांनी आपल्या विनिमय करून सांगावे की सर्वांच्या साठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्या योग्य विशुद्ध कर्म कोणते पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे कोणापासून कोणा कोणतीच अपेक्षा न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी तिथे प्रकट झाले त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्यचिन्ह नव्हते ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते लहान मुले त्यांच्या भोवती होती वय वर्षे सोळा पाय हात मांड्या बाहू खांदे गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते नेत्र विशाल आणि मनोहर होते नाक काहीसे उभार कान सोडवून सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमा भरदारप्रमाणे खोल नाभी आणि पोट तीन वळ्यांनी युक्त असे सुंदर लांब हात मुखावर कुरळे केस विखुरलेले अशा प्रकारचे दिगंबर वेशात असलेले ते एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे तेजस्वी दिसत होते सावळावरती आणि मधुर स्मित यामुळे जरी आपले तेव्हा होते तरी सुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनांवर उठून उभे राहिले आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लवून आत्मनिवेदन रूप पूजा केली त्यांचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तिथून निघून गेली सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेले श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले ग्रह नक्षत्रे आणि ताऱ्यांनी बेटलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते दे, तेव्हा भगवंतांचे भक्त आले आणि त्यांनी आणि मधुरवाणीने त्यांना विचारले ब्रह्मस्वरूप भगवन आम्ही अपराधिक क्षत्रिय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत अतिथी रूपाने येऊन आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे केले आपल्या सारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते तर मग दर्शन स्पर्श पाद्यपूजा आणि आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे हे योगीवर ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या समोर दैत्य थांबत नाहीत त्याप्रमाणे आपल्या सानिध्यात मोठमोठी सुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात पांडवांचे कृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावांच्या प्रसन्नतेसाठी आपलेपणाचा व्यवहार केला भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांत वनवासात राहणाऱ्या अव्यक्तगती परमसिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते आपण योग्यांचे परमगुरु आहात म्हणून मी आपणास आसन मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे हे भगवन त्याचबरोबर आपण हेही सांगा कि मनुष्याने काय ऐकावे कोणता जप करावा कोणते कर्म करावे कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे कशाचा त्याग करावा हे धार तितका मुनि ग्री थे मधुरवाणी अशा प्रकार संभाषण के लिए प्रश्न विचार सर्व धर्मांसपुत्र भगवान श्री शुक्र उत्तरे देव लगे अध्याय एकवा समाप्त स्कंद समाप्त हरिओ तत् सत्